गोपाल कृष्ण भगवान की जय ओम नमो भगवते वासुदेवाय श्री एकनाथी भागवत अर्थ अध्याय आठवा ओ विक्रमांक एक हे ओंकार रूप सद्गुरु तुला नमस्कार असो तू एक मोठा ज्योतिषी आहेस तू जीवाचे व ब्रह्माचे एकात्मतेचे घटित पाहून ओम पुण्याहम मी प्रणवरूप पुण्यस्वरूपच आहे या मंत्राने जीव ब्रमान लावून देतोस नवरा नवरीचे लग्न लावलेले पुष्कळ लोक पाहतात परंतु हे गुरु राजा आपले आपल्याशीच लग्न लावून टाकते हे तुझे कौशल्य फार अलौकिक आहे आणखी तुझी लग्न लावण्याची हातवटी अशी आहे की पाच पंचकाची आटा आट व काळाची काळदृष्टी काड़ चुकवून तू आत्मबोधाची घटका स्थापन करतोस चारही पुरुषार्थाचे लाडू वळून तेलवण तयार करून अहमभावाचे सर्वस्वी लिंब लोण उतरून टाकतोस साधन चतुष्टयाचा मधुपर्क करून जीवभावाची मूद एकीकडे फेकून देतोस विषय सुख मागे पडते तीच पाया खालची पायघडी होय आणि दोहीकडे सावधान म्हणतोस तेच तुझे मोठे वचन अथवा खरा उपदेश होय विषयाचे व्यवधान हाच अंतरपाठ तो सहज समाधीने फिटतो आणि शब्द बंद पडून जिकडे तिकडे शांती प्राप्त होते असा तुझा मुहूर्त मोठा मंगल कारक असतो प्रणवाच्या अर्धमात्रेमध्ये समदृष्टी झाली म्हणजे ब्रह्मस्वरूपाची गाठ पडून ऐक्य मुठी मिटतात अशी लग्न लावण्याची तुझी केवळ अनुपम आहे तेथे काळाही नाही व पांढराही नाही गोराही नवे, आणि सावळा ही नव्हे नवरामुळे डोळ्याला दिसतच नाही अशा ठिकाणी लग्नाचा समारंभ परंतु हे गुरु राजा हे किती आश्चर्य आणि केवढा हा चमत्कार कि दुसरे कोणीच तेथे नसताना एकी एकी एका एकट्यानेच लग्न लावणारा तूच एक खरा आहेस गुरु समजून तुला बाहेर नमस्कार करावा जावे तर अंतरातील आत्माही तूच आत किंवा बाहेर पहावयास गेले तर सर्व ठिकाणी तुझा तूच भरलेला आहेस तुझे तू पण पाहवयास जावे तो खरोखर माझे मी पणच नाहीसे होऊन जाते गुरुनाथा असे करू नही, आपण ग्रंथ कथा करवता। आता मागील कथेचा संबंध सातच्या अध्यायाच्या शेवटी अवधुताने यदूला कपोताची कथा सांगितली आधी अंतिम असलेल्या पृथ्वी पासून तो कपोतापर्यंत अत्यंत श्रेष्ठ असे आठ गुरु सांगितले आत्मबोधाने इंद्रियाचे दुःख जसे स्वर्गात व नरकातही मिळते त्याचप्रमाणे सुखही मिळते म्हणून बुद्धिमान माणसाने त्याची इच्छा धरू नये यदूला श्रवणाची आवड असलेली पाहून त्या ब्राह्मणाला मोठा संतोष झाला त्या आनंदाच्या भरात मोठ्या उल्लासाला संशयमुळेच नाही उर्वशीचा उपभोग घेताना स्वर्गामध्ये इंद्राला जे सुख वाटते तेच सुख खरोखर विष्ठेमध्ये डुकरालाही डुकरिणीचा उपभोग घेताना वाटत असते हेच लक्षात आणून पुरुष दोहो ठिकाणच्या भोगात मन घालीत नाहीत प्रेताला जसे अलिंगन देवत नाही त्याप्रमाणे साधुपुरुषही विषयाला शिवत नाहीत जिवंत साप हातात धरावा असे कधी प्राण्याच्या मनात येत नाही त्याप्रमाणे साधुपुरुष विषयाची आसक्ती कधी धरीत नाहीत ज्याप्रमाणे दुःखाला आमंत्रण केल्याशिवायच प्राण्याकडे दुःख येते त्याप्रमाणे इच्छा केल्याशिवायच प्रा हे इंद्रिय सुख ही प्राण्याला बलात्काराने भोगावयाला लावते स्वतःला दुःख भोग व्हावा हे कोणाच्याही जीवाला आवडत नाही परंतु दैव जसे दुःख मागितल्या वाचून देते तसेच ते सुखाचा वाटाही त्याच्याकडून भोगवते असे असून लोक त्यासाठी उद्योग हा करतातच आणि त्यामुळे साऱ्या आयुष्याचा नाश होतो याकरता विषयाची आस्था सोडून परमार्थाच्याच भजनी लागावे परंतु तू म्हणशील की केवळ परमार्थाच्याच नादाला लागले तर आहाराशिवाय हा देह राहणार नाही तर त्याचाच खरोखर अनुभव पाहण्यासाठी मी अजगराला गुरु करून घेतले श्लोक 2. प्रयत्न न करता योगायोगाने जे अन्न मिळते ते खाऊनच योगाने अजगराप्रमाणे जीवन निर्वाह करावा मग ते चविष्ट असो कि बेचव अधिक असो कि कमी अजगर हा उद्योग केल्या सहज जो आहार मिळेल तो सेवन करतो डगमगून धीर सोडत नाही त्याचा निश्चय दांडगा असतो तो, तो स्वभावत तोन पसरतो आणि सहजगत्या जे तोंडात पडेल मग ते सरस का निरस याचा विचार करीत नाही तो आहार संतोषाने ग्रहण करतो तसाच प्रकार योग्यांचा आहे ते निरंतर निजात्म स्थितीतच रंगलेले असतात ते रसावरील आसकती सोडून जे चालून येईल ते सेवन करतात घ्यावयाचा तो स्वात्मदृष्टीने घ्यावयाचा आंबट तिखट वगैरे तो जाणतो पण सर्व काही एकाच स्वादाने ब्रह्मरस भावनेने ग्रहण करतो सरस निरस हा भाव ठेवीत नाही आत्मसुखाच्या गोडीनेच गोड करून घेतो खरोखर तोंड पसरले असता नुसता वारा जरी आच्छिरला, तरी तोच अजगराचा आहार होऊन बसतो त्यानेच त्याच्या शरीराचे पोषण घडते त्याचप्रमाणे योग्यांचीही स्थिती असते ते वायुभक्षण करूनही सुखाने राहतात आहारासाठी ते इतरांपास बिलकुल काकुळटीला येत नाहीत थोडे फार सरस निरस हा भावच त्यांच्यापाशी नसतो जे स्वभावत तोंडात येऊन पडेल ते स्वस्थ चित्ताने सेवन करतात श्लोक तीन पुष्कल दिवस भोजन मिळाले नाही तरी सुद्धा त्यासाठी काही प्रयत्न न करता तो प्रारब्धाचा भोग आपोआप आहार न मिळाला तरीही त्याची धारणा चळत नाही तो स्वस्थानी जसाच्या तसाच लोळत असतो त्याचप्रमाणे हे पहा योग्याला बहुतकाल अन्न न मिळाले तरी तो लांब आसन करून शिवायच निजलेला दिसतो निद्रा म्हणून त्याला नसतेच पण तो अहोरात्र सुखाचा तंद्रेत असतो बाह्य उपाय म्हणून काही करीत नाही नशिबाने जे भक्ष देहाला मिळेल ते ज्या ज्यावेळी जे जे नशिबी असेल ते, ते मिळेल या निश्चयाने त्याचे ज्ञान होत नाही निजात्म बोधामुळे त्याची धारणा ढळत नाही श्लोक चार शारीरिक बिही असूनही तसेच इंद्रा परंतु सजग असावे अजगरापासून सुखासाठी प्रयत्न न करणे मिळेल ते खाणे दैवावर विसंभून राहणे हे गुण घ्यावेत अजगराची शक्ती अचाट देह व पराक्रम प्रचंड असतो परंतु उद्योगाची धामधूम म्हणून काही करीत नाही आपला तोंड पसरून पडलेला असतो योगीही केवळ तसाच असतो त्याला शरीर सामर्थ्य असते त्याची बुद्धीही मोठी कुशल असते व त्याचे इंद्रिय बलही चांगलेच असते पण तो आहाराची कल्पनाच मुळी मनाला शिव देत नाही खरोखरी कायला व वा वाचेला स्वाभाविकपणे तो डळमळूच देत नाही तो स्वप्न आणि जागृती यांना मुक्तो सुडून निजस्वरूपी निजात्म भावाने स्वरूपान शयन करतो श्लोक पाच निश्चल समुद्र बाहेर प्रसन्न आणि आद असतो तो अथांग असतो तो ओलांडता येत नाही त्याचा अंत लागणे कठीण आहे त्याला प्रक्षुब्ध करता येत नाही त्याचप्रमाणे मुनी बाहेरून प्रसन्न पण आतून गंभीर असतो तो कसा आहे हे कोणाला कळत नाही त्याच्यामुळे कोणाला त्याच्यावर मात करता येत नाही त्याचा अंतपार कोणाला लागत नाही आणि विकारांनी तो विचलित होत नाही आता ज्या समुद्राला गुरु त्याची लक्षणे ऐक त्याच्यात गंभीरपणा परिपूर्णता आणि निर्मळपणा इत्यादी गुण असतात समुद्र सदोदित सुप्रसन असतो तसा योगी ही सर्व काळ प्रसन्नमुख असतो आत्मबोधामुळे धुसभुसेपणा म्हणून त्याला केव्हाही माहित नसतो नद्यांचे गडूळ पाणी येऊन मिळाले तरी समुद्र गडूळ होत नाही तो अगदी तसाच योगी सुद्धा नाना प्रकारची कर्मे करीत असून सदोदित निस्तब्ध शांत अथवा अलिप्त असतो समुद्र जसा जळाने गंभीर तसा योगी स्वात्मानुभवाने गंभीर असतो तो जसा मर्यादा उल्लंघित नाही तसाच योगीश्वर गुरु आज्ञेचे उल्लंघन करीत नाही समुद्रात भलत्यास शिरवत नाही तो पाणी व लाटा या याखाली बुडवून टाकतो तसाच योगी ही भाव धरून त्याजपाशी गेल्यास त्याच्या जन्म मरणरूप संसाराला बुडवून टाकतो समुद्रात शिरावयाचे कसे व वा परत यावयाचे कसे हे जो जाणतो तोच समुद्रात आंघोळ करू शकतो इतरांना तो, इतरा तो लाटांच्या कल्लोळाने कासावीस करून सोडतो तशीच योग्याची संगतीही भलत्या सल त्याला भावयाची नाही ते आपभयाने आपोआपच भीत असतात भाविकांनाच तो सुसेव्य असतो मोठा धनवंत झाला तरी कोणत्याच उपायांनी त्याला समुद्राचे उल्लंघन करवत नाही त्याप्रमाणे देव राजे मनुष्य किंवा किन्नर यासही योगीश्वराचे उल्लंघन करत नाही समुद्रात मळ राहत नाही लाटांबरोबर तो दूर फेकून देतो त्याचप्रमाणे योग्याच्या ठिकाणी ध्यानाचा योगे करून निश्चयाने मळ राहत नाही ताम्रपर्णी नदी समुद्राला जाऊन मिळाली तो ती तेथे मुक्त खाण म्हणजे मोत्यांची खाण होऊन बसली तशीच योग्याला श्रद्धा येऊन मिळाली व तीही तेथे मुक्त खाण म्हणजे मुक्तीची खाण होऊन बसली जो समुद्रात बुडी देऊन राहतो त्याच्या हातास नाना प्रकारची रत्ने लागतात त्याचप्रमाणे जो योगाशी समरसून जातो त्याचा पायावर ज्ञानरत्ने येऊन पडतात ज्याप्रमाणे समुद्राची मर्यादा कधी कोणाला करवत नाही त्याचप्रमाणे योग्याची मर्यादाही वेदांना व शास्त्रांना करवत नाही समुद्राचे पाणी ज्याप्रमाणे प्रवाह रित निश्चळ असते त्याचप्रमाणे योगी हा हि मृत्यू भयरहित केवळ निश्चळ होऊन राहिलेला असतो समुद्राला केव्हाही प्रवाह नाही तो सदोदित जसाच्या तसाच परिपूर्ण तसेच योग्याचाही जन्म मरण नाही तो सर्व काळ परिपूर्णच असतो समुद्राची लक्षणे जुळवता जुळवता योग्याच्या ठिकाणी त्याहूनही विशेषपणा दिसून आला ती योग्याची थोरवी आता तत्वत सांगतो श्रवण कर समुद्राचे पाणी लाटांच्या खाली अत्यंत चंचल असते परंतु योगी आतून अगदी शांत असतो तळमळ की कल्पना काही नाही समुद्र हा वरचे वर क्षोभतो पण योगी कधीच क्षोभ पावत नाही योग्याचे मन कशानेही उचंबळत नाही तो सर्वदा योग सावध असतो समुद्रास पौर्णिमा अमावस्यादी पर्वकाळी भरती येते पण योगी हा सदानंदाने अक्षय निजानंदाने स्वरूपानंदाने निरंतर परिपूर्ण असतो समुद्रास चंद्रामुळे भरती होती असते परंतु योगी हा स्वात्मानुभावाने समुद्र हा सर्वांना खारट तसा मात्र योगीराज नव्हे तो सर्व प्राणी मात्रास मधुर त्याचा बोधही मधुर व सत्य असतो ज्याला पूर्ण बोध नसतो निजात्मतेचा अनुभव झाला असत नाही त्याच्या ठिकाणी अपक्व दशेतील शेंदाडाप्रमाणे माधुर्य कोटचे येणार सागरावर मेघवृष्टी झाली असता ते जीवन फुकट जाते पण योग्याचे मात्र तसे नाही त्याची सेवा केल्यास तो ती मुळीच वाया जाऊ देत नाही योग्याने यत्किंचित सेवा ग्रहण केली तरी तेवढ्याने तो भव निवारण करतो यासाठी मुमुक्षुजनांनी सर्वथैव हरिभक्तांची सेवा करावी श्लोक सहा समुद्राला नद्यांचे पाणी येऊन मिळाले तरी सुद्धा तो वाढत नाही आणि नाही मिळाले तरी तो अटत नाही आनंदाने हुरळून जात नाही आणि दारिद्र्य असले तरी दुःखी होत नाही समुद्रापासून धीर गंभीरता आणि सुखदुःखात एक हे गुण घ्यावे पर्जन्य काळात एकूण एक नद्या अपरंपार पाणी घेऊन आल्या तरी त्या योगे समुद्र हर्षाने उचंबळत नाही किंवा समुद्रात पाणी चढत नाही ग्रीष्म ऋतू आला असता नद्यांचे प्रवाह बंद होतात म्हणून त्याची खंत घेऊन तो नद्यांचा स्वामी काही ओसरत नाही त्याचप्रमाणे योग्याच्या ठिकाणी नाना प्रकारची समृद्धी चालून आली तरी तो आपले ठिकाणी अहंता बाळगीत नाही व यत्किंचितही गर्व करीत नाही बरे ती समृद्धी गेली तरी त्याच्या अंतकरणास खंती वाटत नाही तो सर्व काळ नारायणात्मक दृष्टीने सुखानंद नांदत असतो श्रीमंती असला तरी मी श्रीमंत हा भाव त्याच्या मनास शिवत नाही बरे दरिद्री आली तरी दरिद्रता योग्याला माहीतही नसते श्रीमंती काय आणि दारिद्र काय दोन्ही त्याच्या चित्ताला सारखीच प्रपंचाची आसक्ती म्हणून नाही स्वात्मानुभवाने तत्वत हा, तो नारायण स्वरूपच झालेला असतो हा प्रपंचाचा पाश प्रपंचा हो पतंग आगीच्या मोहात सापडून आगीवर झेप घेऊन मरतो त्याचप्रमाणे इंद्रिय ताब्यात नसणारा मुनी देवमाया रूपी स्त्रीला पाहून तिच्या विलासांना भुलून घोर नरकात पडतो दैवी गुणमयी जी माया सगुण सगुणस्वरूप म्हणजेच स्त्री आहोत तेथे स्त्री सुखाचे भोग भोगण्याची प्राण्यांच्या ठिकाणी बलवत्तर इच्छा उत्पन्न झाली हावभाव विलासादी गुणांनी गुण गुना पक्षी धनुष्याची दोरी असाही श्लोकार्थ वक्र चल कटाक्ष बाणांनी पुरुषाचे धैर्यरूप चिलखत फोडून ह्या स्त्रिया हृदय प्रदेशी संचार करतात भयंकर कटाक्ष प्रहरांनी पुरुषाचे धैर्य जमीन दोस्त करून स्त्री रुप पाशात अडकवून भोगरूप बंदी शाळेत जखडून टाकतात स्त्रीभोगाचे जे सुख ते निव्वळ दुःख आहे हे ध्यानात ठेव मधुर विष तोंडात घातले तर परिणामी प्राणघात ठेवलेला दिव्याला जाऊन बिलगण्यामध्ये पतंगाला काय सुख आहे बरे जोरा जोराने कवटाळाला जाऊन मृत्यूपंथाला मात्र लागतात पुढचा पतंग मेलेला पाहतात तरी मागच्या विवेक शून्य मूर्ख लोक स्त्री सुखाला लाल चावतात पण त्यांच्या संसर्गाने लोकांना प्राप्त होणारे मरण मात्र काही केल्या चुकत नाही दिव्याच्या रूपाला भुलून पतंग जळून तेलात पडतो त्याप्रमाणे स्त्रियांच्या संगतीने निश्चयपूर्वक अंधतम नावाच्या नवर्ण अलंकार वस्त्रे मायेने निर्माण केलेल्या पदार्थांमध्ये उपभोग बुद्धीने आसक्त झालेला मूर्ख मनुष्य आपला विवेक घालवून बसतो आणि त्या पतंगाप्रमाणे स्वतः त्यामध्ये पडून आपला सर्वनाश करून घेतो मायानिर्मित पदार्थांमध्ये आसक्त होऊ नये ही शिकवण पतंगापासून घ्यावी हे पहा स्त्रिया सोने वस्त्रे अलंकार वरत्ने, रत्ने ही लोकांच्या पतनासाठी मायेने निर्माण केलेली पडणी म्हणजे पतने आहेत एक स्त्रीच आधी नरकात लोटते सोन्याचा लोप तर त्यापेक्षा जबरदस्त नरक रत्ने आणि भूषणे ही सुद्धा तत्काळ नरक कुंडात नेऊन घालतात ही सगळीच अनर्थाची घरे एका स्त्रीच्या ठिकाणी एकवटली आहेत तेव्हा अशी स्त्री दृष्टीच पडतात लोक कशाचे राहतात अंगात अगोदरच पिशाच त्यावर आणखी दारू पाजली म्हणजे मग त्या मनुष्याच्या डोलण्याला आणि नाचण्याला जसा सुमारच नसतो किंवा एखाद्या बाष्कळाच्या तोंडचे जसे भाडक पुराण त्यात आणखी शिमग्याचा सण मग जी वाचेची विटंबना होते तिला आळा घालणार मदिरा ही आधीच सर्वांना भुरळ पाडणारी त्यात आणखी मादकद्रव्य ती मध्ये मिसळले मग तो रस प्राशन केल्यावर भ्रमाला जशी सीमाच राहत नाही त्याप्रमाणे मोहाचे असल रूप तेच स्त्रीचे स्वरूप होय त्यात आणखी वस्त्रे प्रावरणे अलंकार यांची भर काजळ कुंकू अलंकार वस्त्रे तर शालू पैठण्या वैगरेंनी स्त्री सुंदर शोभू लागते तिच्यामध्ये मायेचे विकार फैलावून राहतात ज्यांनी इंद्रिय दमन केले ना ही, माया ताप देते परंतु समोर, ती कालत्रयीही ठिकाणी अत्यंत भक्ती त्याचा तो कृपानिधीच रक्षण करता असतो भक्तांचे कसे रक्षण करतो म्हणाल तर हा आत्मा ही आत्मी असा स्त्री पुरुष भेदच मुळात नाही तेथे भगवंतच स्त्री रूपाने भासतो असा आत्मानुभव देऊन तो भक्तांचे रक्षण करतो सुंदर स्त्री पाहून ज्यांची विवेकदृष्टी नष्ट होते व आसक्तीपूर्वक उपभोगाला उपभो जे मिठी मारतात ते कोटीच्या कोटी, कोटी दुःखे भोगतात दिव्याच्या रूपातील झगमग पाहून पतंगाच्या ठिकाणी उपभोगाची लालसा उत्पन्न होते म्हणून ते झपाट्याने झडप घालतात व अग्नीत जळून खाक होतात अशा प्रकारे स्त्रीच्या रूपाने माया ही उपभोग लालसेने जीवांना भुरळ घालते जे हरिचरणाला विमुख असतात त्यांनाच माया भुरळ घालीत असते आता मधुकरीचा भ्रमर वृत्तीच्या लक्षणाने मी भ्रमरासही गुरु केले इतरास दुःख न देता आपला कार्यभाग साधावयाचा असतो त्याचीही लक्षणे ऐकून घे श्लोक नऊ भ्रमर जसा अनेक फुलांमधील रस त्यांना पीडा न देता ग्रहण करतो त्याचप्रमाणे मुनीने थोडे थोडे अन्न काही घरातून माधुकरी मागून आणावे त्या योगे शरीर निर्वाह हो ही होईल आणि देणाऱ्यालाही कष्ट वाटणार नाहीत भ्रमर हा फुलात शिरून फुल चुरडू देत नाही व आपला कार्यभाग तर साधून घेतो अशी भ्रमराची बुद्धी चांगली असते तोच प्रकार योग्याचा आहे घरोघर गर घास घासभर भिक्षा मागून निर्वाह करतो गृहस्थांना भिक्षा मागतो भ्रमर कमलिनीत शिरून परिमळाला लुब्ध होऊन बसतो अस्तमानी कमल मिटते व तेच भ्रमरास बंधन होते जो सुकले कठीण लाकूड भेदून जातो तो कोमल अशा कमलदला पडतो प्रिय दुखवेल म्हणून एकाच ठिकाणी आसक्त होऊन राहिला तर तेच त्याला बंधन होऊन बसते तो विषयाच्या लोभाला गुंतून पडतो श्लोक दहा भ्रमर जसा सर्व तऱ्हेच्या फुलांमधून रसरूप सार ग्रहण करतो त्याप्रमाणे कुशल मुनीने सर्व लहान मोठ्या शास्त्रातून सार ग्रहण करावे अगदी लहान फूल असले तरी तेथे सुद्धा भ्रमराचा अनादर नाही त्यातही शिरून भ्रमर परिमळ सेवन करीत असतो पूर्णपणे विकसित झालेल्या जा मोठ्या कमलींनी शिरून तो सार अंश तेवढा घेऊन जातो त्याचप्रमाणे योगी ही नीटनेटका यथाशास्त्र असा पुष्कळचा विचार किंवा लहान मोठे तर्क करीत बसत नाही फक्त सार तेवढे ग्रहण करीत असतो वेदांतात सांगितलेल्या ब्रह्मस्थितीला स्तो, ब्रह्म व्युत्पत्तीलाही तितक्याच आदराने मानतो पंडितांचे वचन मानतो तसाच कोणी सामान्य मनुष्य जरी काही हिताचे भाषण बोलला तरी तेही अत्यादरपूर्वक मानून त्यातले सार ग्रहण करतो पतीच्या अंतकरणात प्रेम उत्पन्न भावे, म्हणून कुलवधू जशी सासू सासूसासऱ्यांना मान देते तसेच त्याच प्रेमास अनुलक्षून त्याच्या चाकर नोकरांचाही आदर करते पाणी आणि दूध एकत्र झाले तरी ते जसे राजहंसाने निवडून घ्यावे तसाच योगी ही सारासार विचारपूर्वक सार अंश तेवढा ग्रहण करतो सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी भगवंताची भावना हाच मुख्य सारंश आहे हे ध्यानात ठेवावे हे महाबाहो हीच निष्ठा म्हणजे हीच भावना ज्याला ठसली त्याला स्वप्नात सुद्धा अपाय माहित नाही या भरलेल्या जगामध्ये जो सारग्राही असतो तोच योगी होय याप्रमाणे यदूला अवधूतांनी गुरुची लक्षणे सांगितली पुढे अवधूत म्हणाले हे राजा मी दोन प्रकारच्या माशा गुरु केल्या एक मधमाशी आणि दुसरी साधीमाशी श्लोक अकरा मुनीने सायंकाळसाठी किंवा दुसऱ्या दिवसासाठी भिक्षांना शिल्लक ठेवू नये भिक्षा घेण्यासाठी पात्राऐवजी फक्त हात आणि ठेवण्यासाठी फक्त पोटच असावे अरे पहा कि घरातली माशी साखरेच्या ढिगावर बसली तरी आपल्या हाताने साखर तोंडात घालते परंतु तिच्याजवळ संग्रह मुळीच नसतो हे संध्याकाळला होईल एवढे सकाळला खाईन असा वेगळा संग्रह काही माशीने केलेला नसतो योग संन्यासाची ही तीच गती असते मिळेल ती भिक्षा हातात घेऊन तोंडात घालावयाची संग्रह म्हणून करावयाचा नाही हात हे भिक्षा आणि पोट हेच साठवण याहून वेगळे काही साठवण्यास घर किंवा स्वतंत्र भांडे नाही श्लोक बारा मधमाशीने मध साठवला तर मधासह तिचाही नाश होतो म्हणून मुनीने कोणत्याही तऱ्हेचा संग्रह करू नये मधमाशी पासून पुढील गुण घ्यावेत माधुकरी मागावी शास्त्रांचे तात्पर्य घ्यावे संग्रह करू नये भिक्षूजवळ सकाळला किंवा संध्याकाळला अन्नाचा संग्रह म्हणून नसावा संग्रह केला असता त्याचा नाश होतो याच संबंधाने मधमाशीला मी गुरु केले नाना प्रकारच्या अवघड ठिकाणी मधमाशी मधाचा संग्रह करते परंतु मध नेणारे लोक जेव्हा येतात तेव्हा तो संग्रहच तिच्या घातास होतो संग्रहाच्या खटपटीच्या लालसेने अवघड अशा कड्यांवर मोहोळ बांधतात तशा अडचणीच्या ठिकाणी सुद्धा मध काढणारे लोक मधाच्या लालचीने कडोविकडीने रिघाव करतात आणि पहा मोहोळ झोडले म्हणजे माशांचाही फडशा पडतो अशा प्रकारे संग्रहाचा प्रकार प्राणघाताच कारण होतो हा जगातला प्रकार पाहून भक्त भिक्षू योगी व इतर सज्जन यांनी बिलकुल संग्रहाच्या भरिला पडू नये करण परिणामी नाश हा ठेवलेलाच असतो सत्कर्म आचरावे व शुद्ध धर्माचा संग्रह करावा हे वर्म न समजून धनाच्या लालसेने अधम लोक नाश पावतात द्रव्य हे विनाशाचे फळ आहे तसेच नाशाचेही मूळ आहे आणि विशेष नाशाचे विस्तीर्ण ठिकाण म्हणजे केवळ स्त्री होय असे तू ओळखून राहा जीवितांच्या नाशाला मूळ म्हंटले म्हणजे कनक आणि कांता यांची आसक्ती जो जो अधिक ाचे दुःखही अधिक कनक आणि कांता यांचा जाला कंटाळा तोच जनामध्ये जनार्दन आहे हे, हे तू खात्रीपूर्वक समजून ठेव ज्याला स्वतःला आत्मसुखाची इच्छा आहे त्याने स्त्रियांचा संसर्ग ठेवू नये या संबंधाने मी विशेष करून मत्त हत्तीला गुरु केला श्लोक तेरा मुनीने अगदी लाकडाच्या स्त्रीला सुद्धा कधीही पायानेही स्पर्श करू नये नाहीतर लाकडी हत्तीमध्ये आसक्त झालेला हत्ती ज्याप्रमाणे जा बांधला जातो त्याप्रमाणे हाही मोहात पडतो पहा कि साठ वर्षे जगणाऱ्या मत्त हत्तीपुढे मनुष्य तो काय परंतु ते हत्ती हत्तीच्या अंगसंगाच्या इच्छेमुळे मनुष्याच्या बंधनात सापडतात जो मनुष्याना आपल्या दृष्टी फिरकूही देत नाही तो हत्ती स्त्रीने त्या मनुष्याचा अंकित करून सोडला त्याच्या शब्दा सरसा तो उठू बसू लागला व मस्तकावर अंकुशाचा मार घेऊ लागला एवच हे स्वधर्मनिष्ठ संन्यासी आहेत त्यांनी संसार जिंकण्यासाठी स्त्रियांना पाहिले की ताबडतोब पळ काढावा स्त्रियांचे दर्शन नको कि त्यांच्याशी भाषण नको स्त्री दृष्टीच पडली की लगोलग येत पळता पळता पायाखाली काष्टाची पुतळी आली तरी शाण्यांनी तिला स्पर्श सुद्धा करू नये कारण निर्जीव स्त्री सुद्धा पुरुषाला ताप देते अनिरुद्धाने उषा स्वप्नात पाहिली स्वप्नात दोघांचा संग झाला तो त्याला चित्र रेखेने धरून नेला आणि कृष्णासारखा त्याचा सखा असता बाणासुराने त्याला बांधून ठेवले त्याला सोडवण्याकरता श्रीहरी हा धावत आला असता त्याला शंकर अडवा आला उभयतांचे शस्त्रास्त्रांनी तुंबळ युद्ध झाले अशा प्रकारे हरिहर भिडले असताही जो स्वप्नातल्या स्त्रीने बांधला गेला होता त्याची सुटका करण्याचा प्रयत्न केला असता ही सुटका झाली नाही मग इतरांचा काय पाड पहा की जो खरोखर अनिरुद्ध कधीही बांधला जाणारा नवे असा त्याचाही जर स्वप्नातल्या स्त्रीने निरोध केला तर मग खरोखरीच्या स्त्रीने हाती धरले तर त्याची सुटका कशी होणार स्वतःला पुरुष म्हणवतात आणि अखेर स्त्रियांच्या पायी लागतात त्यांना मुक्ती कशी मिळणार स्त्रियांच्या संगतीने पतनच ठेवलेले श्लोक चौदा आपला साक्षात मृत्यू अशा स्त्रीला विवेकी पुरुषाने कधीही जवळ करू नये कारण हत्ती मध्ये आसक्त झालेला हत्ती दुसऱ्या बलवान हत्तींकडून पासून स्त्री संघ वर्ज करावा ही शिकवण घ्यावी गजराज हत्तींमध्ये क्रीडा करीत असता त्यावर दुसरे बलिष्ठ हत्ती चालून येऊन युद्ध करतात आणि आपल्या अंगबळाने त्यास ठार मारतात त्या हत्तीस मारून त्या सर्व हत्ती प्रबळ हत्ती असतो तो भोगतो नाचाही नाश स्त्री संगतीने झाला सुंदर अशा तिलोत्तमा स्त्रीला पाहून सुंदर व उपसुंद हे सख्खे भाऊ खरे पण स्त्रीच्या अभिलाषाने क्रोध खवळून ते आपले नाते पार विसरले आणि रणांगणात स्त्रीविराने दोघेही एकमेकांच्या प्रहारांनी गतप्राण झाले शेवटी स्त्रीभोग ही अंतरला एवच स्त्री हे मरणाचे मूळ हे ध्यानात ठेव अशीच पूर्वकल्पातील एक कथा आहे अवतारी श्रीकृष्ण नांदत असता त्याने शिशुपाला सर्वस्वी ताप देऊन कांता हिरावून नेली तात्पर्य देव काय मनुष्य काय किंवा पशु काय यांच्या नाशाला मूळ एक स्त्री संगती तिच्याच संगतीने गृहावर आसक्ती उत्पन्न होते कलह होण्याला स्त्री हे कारण असते ग्राम्य स्त्रियांच्या संगती जाणे म्हणजे तर मरणाच्या दारी होय याकरता मरण आले तरी ग्राम्य स्त्री समागम करू नये आता वेश्येचा समागम केला असता विशेष नाश होतो आणि स्वपत्नीशी निरंतर रथ झाले असता बाधकता नाही असे मात्र समजू नकोस कारण सारखे स्त्री सेवन केले असता आणि उन्मत्तो तात्पर्यंत तो नरकात नेऊन घालिल नरकात घालील ही गोष्ट अगदी निश्चित तिकडे उद्धाराची गोष्ट कशाला ग्राम्य स्त्रिया तर पहा अगदी नरकरूपच आहेत एक स्त्री आणि दुसरा अर्थ म्हणजे द्रव्य हेच या लोकातील भयंकर अनर्थ आहेत यांचा योगाने आपला खरा स्वार्थ म्हणजे आत्मप्राप्ती दूरच राहिली पण अखेर प्राणघात मात्र होतो श्लोक पंधरा लोभी मनुष्य कष्टाने साठवलेले धन कोणाला देत नाही कि स्वतः त्याचा उपभोग घेत नाही त्याच्याकडील धनाची माहिती असणारा दुसराच कोणीतरी ते घेतो जसे पोळ्यातील मध काढणारा मनुष्य मधमाशांनी साठवलेला मध आपण घेतो हीन कपाळी मनुष्य आपणही खात नाही धर्मही करीत नाही आणि घरच्यासही खाऊ देत नाही मधमाशीप्रमाणे कष्ट करून करून साठा करीत असतो मधमाशा मोठ्या सायसाने मोहोळ बांधतात आणि आत मध डबडबलेला असतो तो पाहून जगाची नजर कोणत्या उपायाने ते घ्यावे म्हणून पाहत असते मग झाडे झुडे अरडी दरडी इत्यादी न जुमानता जागच्या जागी जग त्यांना झोडून काढते अशा रीतीने ते मध काढणारे लोक मधाचा कावडी भरतात व श्रीमंत लोक त्याची गोडी घेतात माशा बिचाऱ्या मध खात नाहीत बरे जे काढतात त्यांचे हात मधाने लढबडतात आणि श्रीमंत म्हणजे ज्यांना लक्ष्मीपती प्रसन्न असतं ते त्याचा स्वाद लुटतात त्याचप्रमाणे कृपणाची संपत्ती यक्षासारखी होय ना दान ना धर्मरक्षण चोर मारहाण करून ती लुटून नेतात आणि चोरांनाही शासन करून राजा घेऊन जातो जे कष्ट करून संग्रह करतात त्यांना त्याचा उपभोग घडत नाही त्याने तिसऱ्यांचीच धन होते तेव्हा दैवगती विचित्र हेच खरे गृहस्थ मोठ्या सायासाने अन्न तयार करवतो तेच सन्यासी काही कष्ट न करता आयते खाऊन जातो त्या अर्थी दैव हेच प्रमाण ठरते म्हणून जो दैवाच्या आधी नाही तेथे दैवत सहाय्य असते पण उगाच कृपणपणा करतात श्लोक सोळा ज्याप्रमाणे मधमाशांनी मोठ्या कष्टाने जमा केलेला मध त्यांच्या आधीच मध काढणारा मनुष्य खातो त्याप्रमाणे गृहस्थांनी मोठ्या कष्टाने मिळवलेल्या पैशातून तयार केलेले अन्न पदार्थ त्यांच्या आधीच संन्यासी उपभोगतो मद गोळा करणाऱ्यांकडून मिळालेली शिकवण धनासाठी कष्ट न करताही उदरनिर्वाह होऊ शकतो याता या संपादन करून प्रपंचा अशा नाना वस्तू जमवून गृहस्थ आपल्या भोगासाठी हौसेने त्याचे पाक तयार करतो तो, तो आयत्या वेळेस एखादा अन्नार्थी ब्रह्मचारी किंवा संन्यासी तेथे अतिथी म्हणून आला असता तो त्या आधी पाक तो। पाहत तो। तो, होते। सिद्ध झालेला पाक संन्यासी खाऊन जातात वेळेस संन्यासी विनमुख गेला तर सर्व पुण्य लयास जातात यथाकाळी अतिथी आल्यास ते सर्वतोपरी धर्माचे रक्षण करतात अर्थसंग्रहात काय दोष असतो तो मी तुला तत्वत सांगितला आता मृगास निखालच गुरु केला तोही वृत्तांत वुर्ता, श्रवण कर श्लोक सत्रा हरिणापासून मी हे शिकलो कि वनवासी संन्यासाने विषयासंबंधीचे गाणे कधीही ऐकू नये व्याधाच्या गीताने मोहित होऊन बांधल्या जाणाऱ्या हरिणाकडून हे शिकावे ग्राम्य लोकांच्या गोष्टी किंवा ग्राम्य स्त्रियांची गाणी जो आवडीने ऐकतो त्याला निश्चय करून बंधन घडते दिव्याकडे एकसारखे पाहत असताना नादाने मृग बिचारा वेळापीसा होऊन समोरचे पाहिनासा होतो आणि सर्व थैव फाशात अडकतो वेश्यांचे गाणे ऐकून कोणाचे चित्त मोह पावत नाही प्रत्येक जण मृगाप्रमाणे स्वार्थाने निखालच मोहित होऊन पडतो ज्याला तपस्व्यांचा मुकुट मणी म्हणतात ज्याची व स्त्रियांची पूर्वी कधी भेट किंवा गोष्टही झाली नाही तो ऋष्यशृंग एकदम स्त्री गीतामुळे भुलून गेला श्लोक अठरा हरिणी पासून जन्मलेले ऋष्यशृंग मुनी स्त्रियांचे वैशयिक गाणे इत्यादी नाच ऐकून त्यांना वश झाले आणि शेवटी त्यांच्या हातातील बाहुले बनले वैषयिक गीत ऐकू नये ही शिकवण हरिणापासून घ्यावी विणेच्या तारेतून निघालेला मधुर झणकार कलावंतिणीचे गायन व नाच हे पाहून गळ्यास दोरी बांधलेल्या माकडाप्रमाणे पुरुष वश होतात जो तपस्यांमध्ये तो ऋषंग स्त्री दर्शना बरोबर त्यांना तत्काल वश झाला तो स्त्रियांच्या मागोमाग धावला व त्यांच्या शब्दाप्रमाणे वागू लागला गारुड्याचे माकड जसे नाचते त्याप्रमाणे स्त्रिया संगती तो नाचू लागला तरुणींच्या दर्शनाने त्याच्या चित्तात विवेक कसा तो राहिलाच नाही तपाचे सायास विसरून गेला पिता विभांडक यासही विसरला ब्रह्मचर्याचा संकल्पही विसरला आणि स्त्रियांच्या अनुरोधाने नाचू लागला स्त्रियांच्या उपसर्गा एवढा उपसर्ग संसारात दुसरा कोणताही नाही छे छे स्त्रियांशी विनोदही कामाचा नाही सर्वांस स्त्री संघ दुःख आहे ग्राम्य गाणी बिल्कुल ऐकू नयेत अगदी वर्ज करावीत खरोखर गोष्ट ही आहे कि जेथे हरिकीर्तन असेल तेथील भक्ती मात्र परमार्थ दृष्टीने श्रवण करावे रामनाम ज्यातून वगळले आहे अशा प्रकारच्या ग्राम्य पुरुषांनी गायलेल्या गीतास ग्राम्य गीत असे म्हणतात ते मुली सुद्धा ऐकू नये कौतुका ही तिकडे जाऊ नये आता मासा गुरु करावयाचा ही लक्षणे ऐक तो केवळ रसनेच्या लोलुपतेने आपल्या प्राणाला मुक्तो।